श्लोक सत्तावीसावं करा त्वरा करणारे हे आधीच भयानक व दाडांच्या योगाने अधिक भयानक अशा तुझ्या मुखांमध्ये शिरत आहेत कोणी चूर्ण झालेल्या मस्तकाने दातांमध्ये अडकलेले दिसतात परी सिसाळे मुकुटेसी पडिली दाढांच्या सांडसी पीठ होत कैसी दिसत आहाती परंतु मुकुटासह मस्तके दाढांच्या चिमट्यात पडलेली कशी पीठ न दिसत आहेत ती ए रत्ने दातांची ए सवडी कुट लागले जिभेच्या बुडी काही काही आगरडी दंशांची माखली ील काही दातांच्या सापडली आहेत कित्य पीठ जिबेचे बुडा लागले असून काही काही दाढांचे अग्रभागही त्या पिठाने माखून गेले आहेत हो काजे विश्वरूपे काळे ग्रासली लोकांची शरीरे बळे परी जीव देवश्यकी राहिली अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बडे जरी ग्रासली तरी जीवांच्या देहाचे उत्तम भाग जी मस्तके ती अवश्य राखली होती उत्तम म्हणून महाकाळाच्या मस्तके निश्चय करून शरीराचे उत्तम भाग होते म्हणून ती महाकाळाच्या म्हणजे विश्वरूपी काळाच्या तोंडात जरी गेली तरी पण शेवटी उरली म्हणजे विश्वरूपी महाकाळाच्या नंतर अर्जुन म्हणायला लागला हे काय जन्मला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे या आघियाची सृष्टी लागलीच्या वाटी आणि सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागीच त्यास गिळून टाकत आहे ब्रह्मादी का समस्त उंचा मुखा माजी धावत ये सामान्य हे भरत ऐलीच वदनी ब्रह्मदेव आदी करून सर्व हे उंच असलेल्या मुखामध्ये वेगानी जात आहेत आणि बाकीचे लोक आहेत ते अलीकडील तोंडातच पडत आहेत आणि काही जात ते उपजलेची ठाई ग्रासित परी या मुखा निभ्रांत न सुटेची काही आणखी देखील जेवढे प्राणी आहेत तेवढ्या सर्वांना उत्पन्न झालेल्या ठिकाणी श्लोक अठ्ठावीसावादी नाव वेगा समुद्रमेवाभिमुखाद्रिथा नरलोक विरा भीषंती वक्त्रालती भी ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह हो, समुद्राकडेच तोंड करून गमन करतात त्याप्रमाणे सर्व बाजूने जळत असलेल्या तुझ्या मुखामध्ये जैसे महान वही हो, समुद्राचे अंग तैसे आघवाची कडून जग प्रवेशमुखी ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे प्रवाह हो, मोठ्या वेगाने समुद्र येऊन मिळतात त्याप्रमाणे म्हणजे तितक्या वेगात सर्व बाजूने हे जग त्याच्या मुखात शिरत आहे आयुष्य पंथिनी आयुष्याच्या मार्गाने रात्र दिवसाच्या पायऱ्या करून सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्वरेने मुखात प्रवेश करण्याचे साधित आहेत श्लोक एकोणतीसा नाशाय वेगा, वेगा। अत्यंत वेगाने युक्त होतस ते पतंग ज्या प्रमाणे प्रदीप्त अग्निमध्ये स्वतःच्या नाशा करताच प्रवेश करतात प्राणी, वैगाने युक्त होत साते, स्वतःच्या नाशा करताच तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहे जळत या गिरीची या गवखा माझी घा पती पतंगाची या झा तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडत पेट घेतलेल्या डोंगरांच्या दरी मध्ये ज्याप्रमाणे पतंगाचे समुदाय उड्या घालतात त्याप्रमाणे पहा हे सर्व लोक या तोंडामध्ये येऊन पडत आहेत ते तुल या लोहे पाणी चि गिळिले बहिवटीही पुसिले नामरूपत यांचे परंतु लोखंड जसे पाण्याला शोषून टाकते त्याप्रमाणे जेवढे म्हणून प्राणी या मुखात जात आहेत तेवढ्यांच्या वहिवाटीला सुद्धा नामरूप राहत नाही आणि करिता भुके इतकेही खाणे खात असता भूक काही कमीच होत नाही याच्या जठराग्नीला कितीतरी विशेष प्रखरता आली आहे जैसा रोगी आजवरा हुनी उठिला का भणगा दुष्काळ पाहिला तैसा जिबांचा लळलळाटू देखील आवाळ वे चा जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा म्हणजे मग त्याला खाखा सुटते अथवा जसे एखाद्या भिकारी मनुष्याला दुष्काळ संपून सुका झाला म्हणजे खाखा सुटते त्याप्रमाणे ओष्ट चाटताना जिभेची हळण्याची गडबड दिसते श्लोक दिसावा लेली लोकान जगत जड़त मुखानी सर्व लोकांना सर्व बाजूने गिणीत असणारा तू अतृप्तीमुळे जिभा चाटीत आहेस हे विष्णू आपल्या तेजाने सर्व जग व्यापून तुझी प्रखर तेजे जगाला ताप देत आहेत तैसे आहाराचे नवे काही तोंडापासून जेवढा म्हणून पदार्थ आहे त्यापैकी तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाही खरमरीत भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता आहे काय सागराचा घोटू भरावा कि पर्वताचा घासू करावा ब्रम्हकटा हो घालावा आसकाची दाढे सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय किंवा पर्वतच गट्ट करावा की काय अथवा हे संपूर्ण विश्वच दाढेखाली घालावे कि काय दिशा सगळी याची गिळावी या चांदिणी या चाटवणी घ्यावी ऐसे वर्तता आहे साविया या लवल्य ब तुझ सगळ्या घेऊन टाकाव्या ही अथवा चांदण्या चाहजिकच हाव दिसत आहे जैसे भोगी का मुवाढे का इंधने आगीसी हा का कच तैसी खात खाता तोंडे खा खाते ठेली ज्याप्रमाणे विषय भोगाने भोगण्याची इच्छा वाढते अथवा सर्पणाने अग्निची खाका अधिक होते त्याप्रमाणे तुझे तोंडे सारखे खात असताना सुद्धा पुन्हा पुन्हा खाका करीतच राहिली आहे कैसे एकचिके वडे पसरले त्रिभुवनची वाघरी आहे टेकले जैसे का कवीठ घातले वडवानडी एकच तो पण कसे व केव आहे ज्याप्रमाणे वडवा नळामध्ये कवड घालावे त्याप्रमाणे ही तिन्ही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात आयसिया पारे वदने आता ये तुली कैची त्रिभुवने का आहारून मिळता येणे माने वाढविली असय्या एका तोंडाची अशी वाट झाली अशी आपल्या विश्वरूपात असंख्य तोंडे आहेत आता इतक्या मुखाना इतके त्रिभुवने कुठली तेव्हा ज्याच्या तेजाचा ते ताप सहन करणे अशक्य आहे अशा, अशा तू त्यांना खायला न मिळत ती इतकी कशाला वाढवली अगाह लोकू बापुडा जाहला वदन ज्वाळा वरपडा जैसी वनवे या वेढा सापड मृगे आहो बिचारे हे जग तुझ्या तोंडातून निघणार्या ज्वाळांच्या भडक्यात सापडले आहे ज्याप्रमाणे जनावर सापडवीत आता तैसे विश्वासी जावो नव्हे हे कर्म आले की जग जळचरा पांगिले काळ जाळे आता त्याप्रमाणे जगाला झाले आहे हा तारणारा देव नाही तर हे सर्वांचे अनिष्ट कर्मच विश्वर आहे अथवा जगदरूपी जलचराना विश्वरूप हे कोणी कडून निगी जाईल चराचरे वक्त्रे नवती जोहरे वडवली जगा आता या विश्वरूपाच्या शरीराचे तेज हेच कोणी एका पारध्याचे जाळे आहे त्यातून स्थावर जंग मला कोणत्या बाजूने निसटून जाता येईल मला वाटते ही तोंडे नाहीत तर ही पेटलेली लाखेची पोळी जे ते नेणे परिजया लागे तया प्राणे सुटीका नाही आपल्या आगीने आपण दुसऱ्याला कसे पोलतो हे अग्नीच जरी कळत नाही आग त्याचे किंवा आपल्या तीक्ष्णपणाने दुसऱ्याचा कसा घात होतो हे हत्यार काय जाणते किंवा ज्याप्रमाणे विश्वास आपण किती प्राणघातक आहोत याची खबरही नसते तैसे तुझ काही आपुलया उग्रपणाची सेची नाही परी ऐलीकडे मुखे खाई हो सरली जगाची त्याप्रमाणे तुला आपल्या स्वतःच्या उग्रपणाची बिलकुल आठवणच नाही पण इकडे अलीकडल्या तोंडात सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे अग आत्मा तू एकू सकळ विश्व तरी का अंतकू वडवलासी देवा तू सर्व जगाला व्यापून असणारा जर एकच आत्मा आहेस तर मग आम्हाला प्राण घेणाऱ्या यमाप्रमाणे का झाला आहेस तरी मी आली धरावी भीड मनी आहे ते उघड बोल पासुखे। मी तर आपले जगण्याची आशाच सोडली आहे आणि तू ही काही भिडभाड धरू नकोस तुझ्या मनात जे काही असेल ते खुशाल स्पष्ट सांग पाहू किती उग्र वाढ अंगीचे पण आठवी बापा मज पुरती पाही या उग्र रूपाला तू किती वाढवीत आहेस देवा आपले स्वतःच्या अंगी असलेले भगवंत पण म्हणजे पालन करण्याचा स्वभाव आठव नाहीतर तसे करण्याचे आपल्या मनात नसेल तर माझ्या पुरती तरी कृपा करी एक वेळ वेद वैद्या त्रिभुवनाची परंतु वेदा कडून जाणले जाणाऱ्या त्रैलोक्याच्या मूळ कारणा व सर्व जगाला नमस्कार करणाऱ्या योग्य अशा हे श्री कृष्णा एक वेळ माझी विनंती ऐक एक। श्लोक एकतीस आख्या हिमेको भवानुग्र रूप देव प्रसिद्ध तू कोण आहेस ते मला सांग हे देवश्रेष्ठ मी तुला नमस्कार करतो माझ्यावर अनुग्रह कर अगोदर मी तुला पूर्णत्वाने जाणण्याची इच्छा करत आहे कारण तुझी ही प्रवृत्ती म्हणजे अभिप्राय मला समजत नाही ऐसे बोलो नीवीरे, चरण नमस्कारिले शिरे मगमने सर्वेश्वरे, अवधारी जो। त्या शूर चरन मग म्हणे तरी सर्वेश्वर या प्रमाणे बोलून आपल्या मस्तकाने प्रभूच्या चरण स्वंदन केले आणि मग म्हणाला हे जगत प्रभू आता आपण ऐकावे तरी मी आहो आव या समाधान पुसले विश्वर उपध्यान आणि एके त्रिभुवन उठीलासी मी तुझी ध्यान ला आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्य सं तू कोण का ये, ये आघवाची करी परी दिली शस्त्रे का हा तू आहेस तरी कोण व इतकी ही भयंकर तोंडे कशा करता तयार केली आहेस व या सर्वच हातात शस्त्री कशा करता धारण केली आहेस रागी टपणे वाढोनी गगना आणि तासी का डोळे करून भिंगुळवाने भेडसा भीता हासी जेव्हा तेव्हा रागीतपणाने अधिक वाढून आकाशालाही कमीपणा आणत आहेस तू डोळे भयंकर बटारून आम्हाला भीती काय म्हणून दाखवीत आहेस तेसी देवा, का सिज हे वागावा वा, अभिप्राय मजवा येथे सर्वनाश करणाऱ्या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून केली जात आहे या करण्यात तुझा अभिप्राय काय आहे तो तू मला सांगावास या बोला म्हणे अनंतु मी कोण हे आहा सी पुसतू आणि काही सया लागी असे वाढतू उग्रतेसी अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशा करता वाढत आहे हेस तू विचारित आहेस ना श्लोक बत्तीसावा श्री भगवान वाच कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्ध लोकांसमाहर तुम्ही हवृत्त कृत्र भविष्यती सर्व स्थिती प्रत्यिकु श्री कृष्ण लोकांचा संहार करणारा व त्यासाठी वृद्धी पावलेला काळ मी आहे येथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे तुझ्या खेरीज दोन्ही पक्षांच्या प्रत्येक सेना समुदायामध्ये जे योद्धे उभे आहेत ते सर्व नाहीसे होतील तरी मी काळ उगाहे पुढे लोक संहारा वया लागे वाढे संघ पसरली आधी तोंडे आता ग्रासी नेहवे तर अरे मी काळ आहे हे पक्के समज मी जगाचा नाश करण्याकरता मोठा होत आहे माझे तोंडे चहू कडे पसरली आहेत व मी त्या तोंडाने हे सर्व आता गिरून टाकेन तेथ अर्जुन म्हणे कटकटा उभ मागिल्या संकटा मनोनी आळविला तवटा उधाईला हा असं ऐकून अर्जुन म्हणाला हाय हाय हे सर्व सैन्याचे सैन्य या विश्वरूपाच्या उग्र तोंडात जात आहे अशा या पहिल्या संकटाने मी त्रासलो म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रुपाने प्रकट झाला देवीची कठीण बोले आुटी अर्जुन होईल हिंफुटी म्हणून सवेची मणे किरीटी परियान एक असे त्यावर त्या कठीण बोलण्याने अर्जुन निराश व कष्टी होईल म्हणून लागलीत श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना पण यात दुसरी आणखी एक गोष्ट आहे तरी ये संहार वाहरे तुम्ही पांडवा असा बाहिरे तेथ जात जात धनुर्दरे, रे प्राण तर आताच्या या संहार रूपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव आहात असे भगवंत बोलले त्या त्यावेळी अर्जुनाने जाण्याच्या जा बेतात आलेले आपले प्राण सावरून धरले होता मरन महामारी गेला, तो मागुता सावधू जाहला मग लागला बोला चित्त देऊ अर्जुन मरणरूपी महामारीत सापडला होता तो पुन्हा सावध होऊन श्री बोलण्याकडे लक्ष देऊ लागला ऐसे म्हणजता अर्जुना तुम्ही माझे हे आघवे सरलो ग्रासू अर्जुना तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळे तुमच्या पाचून बाकी इतर सर्वांचा ग्रास करण्याला मी तयार झालो आहे असे तू पक्के समज असे देव त्या त्यावेळी म्हणाले वज्रा नळी प्रचंडी जैसे घापे लोणी उंडी तैसे जग हे माझ्या तोंडी तुवा देखील जे विजेच्या प्रचंड अग्नी मध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये जे पाहिलेस तरी तया माझारी काही भरवसैनी उणे नाही ये वायाची सैन्य पाहिगी जत आहती तर यामध्ये खात्रीपूर्वक काहीच छिल्लक राहणार नाही हे पहा या सैन्या कडून व्यर्थ बात आहे हे जे सैन्याचे समुदाय जमावून शौर्य बळाने गुरगुरत आहेत व हत्तीचे थबे वगैरे आपली सैन्य यमाच्या वरचड आहेत असे त्यांचे वर्णन करीत आहेत म्हणती सृष्टी वरी सृष्टी करू आन मृत्यू ते मारू जगाचा भरू घ करतात कि आम्ही प्रतिसृष्टी करू शपथ वाहून प्रतिज्ञेने मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भरू पृथ्वी सगळीची गिळू आकाश वरीच्या वरी, वरी जाळू काळी बाण खिळू वार आमी ही सर्व पृथ्वीस गिळू व हे आकाश तर वरच्यावरच पेटवून भस्म करू इतकेच काय एवढा चंचल वारा पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणाने जागच्या जागी जखडून टाकू ऐशा चतुरंगाची या संपदा करीत महाकाळे स्पर्धा वाटी या मदा वळघले जे पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत ते अशा या चतुरंग सैन्य रूप संपत्तीच्या साह्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात बोल हाती तिखट असती अग्निपरी सदा सट मारकपणे काळ कुट महुर म्हणत त्यांचे शब्द शस्त्रांपेक्षा तीक्ष्ण व अग्निपेक्षा दाहक आहेत असे वाटतात आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषयाची तुलना केली तर काळकूट विषयाला मधुर मनावे लागेल तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे जाण पोकळीचे पेंडवळे अगा चित्रीची फळे वीर जे देखे अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत तरी हे वीर गंधर्व नगराचे लोट आहेत किंवा पोकळीचे भेंडोळे आहेत आणि जशी चित्राची रंगीत पोकळ फळे करतात त्याप्रमाणे हे वीर आहेत असे समज हा मृग जळाचा पूर आला दळ नव्हे कापडाचा साप केला शृंगारून या खाला मांडिली या पै हा सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे हे सैन्य नव्हे तर कापडाचा साप केलेला आहे अथवा हे सजवून मांडलेले भूत आहे ये येताळ यांच्या सामर्थ्यांनी ते, ते हालचाल सामर्थ्या करतात ते सर्व सामर्थ्य मी मागेच नाहीसे केले आहे आता हे सर्व वीर मातीच्या चित्रातील वेताळ सारखे निर्जीव आहेत हा लिती दोरी तुटली तरी ती खांबावरील बाहुली बलतेने लोटिली उलथोनी पडती खांबावर बाहुल्यानं हलवणारी दोरी तुटली म्हणजे हवे त्याने त्या पाहुल्यास ढकलले असता त्या उलथून पडतात श्लोक नेहमीच आहोत तस्वात वेशोल भस्व जितवा शत्रूंभुं स्व राज्यम समृद्धम मयैव निहता पूर्वमेव निमित्त निमित मात्र साचिन म्हणून तू युद्ध संपादन कर शत्रू ना हे सव्यसान तू केवळ निमित्त मात्र हो तैसा संन्याचा य या, या बघ मोडता वेळून लागेल पैगा म्हणून उठी, उठी उठी वेगा शहाणा होई त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही एवढ्या करता अर्जुना शहाणा हो आणि लवकर उठ पाहू तू वागो ग्रहणाचे नि अवसरे घातले मोहनास्त्र एकसरे, सरे मग विराटाचे नि महाफेडे उत्तरे आसढून नागविले विराट राजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा हे कौरव मत्स्य देशात आले होते त्यावेळेस सरसकट सर्वांनाच तू मोहन असणून मग विराटाच्या अतिशय भित्रे अशा उत्तर नावाच्या मुलांनी सुद्धा जशी सर्वांची वस्त्र हिरावून त्यास नग्न केले आता हे त्याहून निपटारे जाहले निवटी आई ते रण पाडिले घेई अर्जुने आता हे त्याही पेक्षा तेजहीन झालेले आहे व आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे व एकट्या अर्जुनाने शत्रु जिंकले असे यश मिळव आणि कोरडे यशची न तू निमित्त मात्र ची होसाची आणि यात केवळ रिकामी यशच मिळणार आहे असे नाही तर संपूर्ण राज्य देखील त्यात आलेले आहे अर्जुना तू केवळ नावाला मात्र कारण हो श्लोक चौतीसाव द्रोण च कर्ण तथा व्यतिष्ठ सपत्नान द्रोण भीष्म जयद्रथ कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारलेले आहेत त्यांना तू ठार कर भिवू नको युद्ध कर प्रतिपक्षीयाना तू जिंकशील द्रोणाचा पाडू न करी भीष्माचे भय न धरी कैसे कर्णावरी कैसेने पर द्रोणाची परवा करू नकोस भीष्मांचे भय धरू नकोस व कर्णावर शास्त्र कसे चालवू असे म्हणू नकोस कोण उपायो जयद्रथा कि जे हे न चिंतु चित्त तुझे आणि कही आधी जे जे नावानी गेवीर जयद्रथा करता काय उपाय करावा या विषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे कारण नाही आणखी वरील प्रमाणे जे जे नावाजलेले वीर आहेत ते एक एक चित्रीचे सिंहा डे माना घ्यावे पुसो निया ते देखील एक एक पहिले तर सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत असे समज या यावरी पांडवा काही अर्जुना अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरला आहे हा सर्व नुसता आभास म्हणजे पोकर देखावा आहे बाकी बाहेरील देखावेशिवाय इतर बल तेज वगैरे सर्व मी नाहीसे केले आहे जेव्हा तुवा देखिले हे माझ्या वदनी पडिले तेव्हाची यांचे आयुष्य सरले आता ज्या वेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडलेले पाहिलेस त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपले असे समज आता हे पोकळ सोपट्या प्रमाणे राहिले आहेत म्हणून उठी मी आमारिले तू निवटी न शोक संकटी नाथिली तू लवकर उठ मी यास आतून मारलेले आहे व तू मार।, ले ले मार। नस्त्या मिथ्या शोक या तुझे निमित्त आहे आपण निशाण तारकीट वगैरे उभे करावे व आपण त्यास कौतुकाने बाण मरून ते पाडावे यात जसे बाण हे निमित्त मात्र आहेत त्याप्रमाणे या सर्वच मीच उत्पन्न केले व मीच मारले आहे या बाणाप्रमाणे आहेस असे समजा विरुद्ध बाबा अर्जुना तुझ्या हिताला विरुद्ध असे जे, जे काही एक उत्पन्न झाले होते ते उत्पन्न होता क्षणीच वाघाने नेले म्हणजे उत्पन्न झाल्या बरोबरच ते नाहीसे झाले आता वाटेतील काटा आयताच निघाल्यामुळे तुला मिळालेल्या राज्यासह यश तू भोग उतत होते जगी ते तुझे भाऊ बंद स्वभावत गर्वाने फुगून गेले होते व जगामध्ये ते बलवान आणि मदोन्मत झाले होते त्यास मुळीच आयास न लागता तू साफ नाहीसे केलेस ऐसिया ईया गोष्टी विश्वाचा वाकपटी लिहून घेली किरीटी जगा माझी अर्जुना या जगामध्ये अशा या गोष्टी सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव श्लोक पस्तीसा संजय वाच एवचन केशवस कृतांजली किरीटी नमस्कृत्वा भूय एवा कृष्णम सगदगदं भीत भीत प्रणम्य संजय म्हणाला श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सगदगदित गदित वाणीने म्हणाला ऐसिया घे कथा तया अपूर्ण मनोरथा संजय सांगे कुरुनाथा ज्ञान देवो म्हणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे ही सर्व हकीकत त्या मनोरात पूर्ण न झालेल्या कुरुदेशाच्या राजाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगत आहे मग सत्य लोकजळ सुटली या वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलतातया मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्य लोकापासून सुटले असता सारखे खळखळ वाजत चालते त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण गुम मंदरा चिराबधी जैसा अथवा मोठ्या मोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा किंवा मंदर नावाच्या पर्वतामुळे क्षीर समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा आवाज एक सारखा घुमावादे हे बोली रूपे त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुखकी की भय दुणावले हे नेणू परी कापिनले न सर्वांगतयाचे ते अर्जुनाने थोडेसे ऐकले नाही तोच सुखाचा मना की भीतीचा मना दुप्पट जोर झाला कशाचा ते आम्हा माहित नाही परंतु एवढे खरे कि त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथरा कापायला लागले सखोलपणे वळली मोठ आणि तैसेची जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लावला आणि त्याच सपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूच्या पायावर ठेवू लागला देवीची काही बोलो जाये तव हे हो हे सुख की भय विचारा तुम्ही। याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा तो त्याचा तो त्याचा कंठा भरून रहे। हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय घ्यावा असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात परी तेव्हा देवाचे नि बुले अर्जुन हे ऐसे जावानी केलेले हे भाषण ऐकून अर्जुनाशी अशी ही स्थिती झाली हे मी श्लोकाच्या वरील भीत भीत प्रणम्य या पदावरून जाणले मग तैसाची भेन भेण पुढती जोहारून चरण मग म्हणे आपण ऐसे बोलिले लेती मग तसाच भीत भीत पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला महाराज आपण असे बोललात